वाल्मिकिरामायण किशकिंदाकांड सर्ग एकोणपन्नासा त्यावेळी थकलेला महाबुद्धिवान अंगत सर्व वानरांना दिलासा देऊन मंदपणे म्हणाला आपण वने पर्वत नद्या कडे कपारी दर्या गोहा सर्व सगळीकडून शोध्या या कोणत्याही ठिकाणी आपणा कोणालाही जानकी दिसली नाही किंवा तिला हरण करून नेणारा तर राक्षसही दिसला नाही यात आपला पुष्कळच काळ गेलाय आणि सुग्रीव हा कडक शिस्तीत आहे म्हणून तुम्ही सगळे एकत्र होऊन सगळीकडे एकदा शोध घ्या आळस शोक आणि येणारी झोप सर्व सोडून जनककन्या सीता दृष्टीत पडेपर्यंत शोध घ्या निराश न होणे दक्षता ठेवणे आणि नीती धैर्य राखणे हे तीन गुण कार्य यशस्वी करणारे म्हटले पाहिजे म्हंटले आहेत म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे अजूनही हे फिरण्याला अत्यंत कठीण असलेले वन तुम्ही वानराने शोधावे मनातला धसका टाकून देऊन पुन्हा सगळे वन तुम्ही धुंडाळावे पराकाष्ठे का प्रयत्न करना कर्माचे फल दृष्टि पड़ते परंतु निराशा काही न करता गप बसने योग्य नहीं सुग्रीव हा संतापी राजा आहे, उग्र करना, शिक्षा करना वनर है तीन महत्म्या सदैव भीति बाइजे तुम्हार हिता करता मी बोलो तुम्हारा योग्य वाटत करा कि तुम्हारे सर्वान जे योग्य बोला अंगदाचे हे बोलून तहनाने व्याकूळ झालेला आणि श्रमाने थकलेला गंधमादन स्पष्टपणे म्हणाला अंगद जे आपल्याला म्हणाला ते त्याला साजेचे हिताचे आणि आपल्याला अनुकूल असेच आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे करा पुन्हा आपण पर्वत गुहा शिळा अरण्ये आणि कोणीही वास्तव्य नसलेले गिरीप्रवाहांचे प्रदेश शोधूया महात्मा सुग्रीवाने जशा सूचना दिल्या आहेत तशी आरण्ये आणि पर्वतातील दुर्गम प्रदेश एकत्र मिळून शोधूया वानर पुन्हा उठले विंध्य त्या पर्वताला सुळके होते आणि दर्याही होत्या तेथे रम्याचे लोध्रवन आणि सप्तवर्ण झाडांची आरण्ये सीतेला पाहण्याच्या इच्छेने त्या श्रेष्ठ वानराने शोधली पण पर खूप परिश्रम करून थकून जाऊन ते त्या पर्वताच्या शिखरावर जाऊन बसले रामाची पटराणी प्रिया वैद्यही त्याना दिसली नाही पुष्कर दर्याखोरी असणारा तो पर्वत त्याने खाली घातला आणि सर्वत्र दृष्टी टाकत ते वानर त्या पर्वतावर चढले काय करावे ते न समजून निराश होऊन ते खाली भूमीवर उतरले आणि त्या वृक्षाच्या मुळाशी काही वेळ बसून राहिले काही काळ बसल्यानंतर त्यांना जरा बरे वाटले त्यांचा थकवा काहीसा नाहीसा झाला आणि पुन्हा ते दक्षिण दिशा शोधण्याकरता सज्ज झाले हनुमान इत्यादी वानश्रेष्ठ निघाले आणि विंध्याला मुख्य धरून त्याच्या सर्व दिशाने त्यांनी भ्रमण केले किशकिंदा खांडाचा एकोणपन्नासावा सर्ग समाप्त